वाल्मिकी रामायण बालकांड त्रेसष्ट तेजस्वी ब्रह्मा गोड शब्द म्हणाले तुझे शुभ हो तू तु, तुझ्या शुभ कर्माने ऋषित्व मिळाले मिळवले आहेस असे म्हणून देवेश परत स्वर्गाला गेले विश्वामित्राने पुन्हा महान तप करण्यास सुरुवात केली पुढे काही कालानंतर श्रेष्ठ अप्सरा मेनका पुष्कर तलावर स्नानाला येऊ लागली महा तेजस्वी कौशिकाने तिला पाहिले मेघ समुदायात जशी वीस तशी ती रूपाने आवेगात सापडून मुनी तिला म्हणाले हे अप्सरे तुझे स्वागत असो माझ्या आश्रमात येऊन राहा मी कामाने मोहित झालोय माझ्यावर अनुग्रह हो कर असे म्हणतावर त्या रमणीने तेथे वास केला विश्वामित्रांच्या तपात हे महाविघ्न उपस्थित झाले रामा पाच आणि पाच दहा वर्षे ती त्यांच्याकडे राहिली विश्वामित्रांच्या शांत आश्रमात तिची ते वर्षे सुखाने गेली इतका काल गेल्यानंतर महामुनी विश्वामित्रांना लाजल्यासारखे गेले चिंता आणि खेद उत्पन्न झाला बुद्धीला जाग आली आणि त्यांना रागही आला माझे तप हिरावले गेले हे मोठे वाईट कर्म देवांचेच रात्रंदिवस होणाऱ्या फसवणुकीत दहा वर्षे गेली कामाने उत्पन्न झालेल्या मोहाच्या सर्वस्वी अधीन झाल्यामुळे तपात हे विघ्न झाले मुनी पश्चातापाने दुःखी होऊन निश्वास टाकू लागले अप्सरा भीतीने थरथर कापू लागली ती हात जडून उभे असे पाहून मधुर भाषण करून कौशिकाने तिला निरोप दिला आणि ते उत्तर पर्वताकडे गेले त्यांनी कामाला जिंकण्याचा पुरता निश्चय केला आणि कौशिकी नदीच्या तिरी बसून त्यांनी अत्यंत कठीण असे तपारले एक हजार वर्षे उत्तर पर्वतावर असे घोर तप करीत त्यांची गेली तेव्हा रामा देवाना भय भय वाटू लागले सर्व देव आणि ऋषीगण एकत्र आले आणि त्यांनी विचारविनिमय करून ठरवले की या कौशिकाला महर्षी पदवी द्यावी हे बरे देवांचे बोलणे ऐकून पितामह गोड शब्दांनी तपोधन विश्वामित्राला म्हणाले वत्सा महर्षे तुझे स्वागत असो तुझ्या उग्र तपाने मी संतुष्ट झालोय हे कौशिका कृषीमध्ये प्रमुख मोठे असे मोठेपणाचे स्थान मी तुला देतो पण ब्रह्मदेवाचे शब्द ऐकून तपोधवून विश्वामित्र हात जळून वाकून पितामाहना म्हणाला कष्टाने मिळवलेल्या पुण्याने जर भगवान मला ब्रह्मर्षी म्हणून संबोधणार असते तरच मी इंद्रिय विजयी सरेन त्यावर ब्रह्मा म्हणाले अजून तू जितेंद्रिय झाला नाहीस अजून मुनिवरा प्रयत्न कर असे म्हणून ते स्वर्ग देव निघून गेल्यानंतर महामुनी विश्वामित्र हात वर करून कसलाही आधार न घेता केवळ वायुभक्षण करीत तप करू लागले उन्हाळ्यात पंचाग्निसाधन आणि वर्षाकाळात केवळ आकाशाखाली आणि हिवाळ्यात रात्रंदिवस पाण्यात पडून राहून अशा रीतीने एक हजार वर्षापर्यंत त्याने घोर तप केले महामुनी विश्वामित्र अशा रीतीने तप करू लागले त्यामुळे देवान आणि इंद्राला ताप होऊ तेव्हा इंद्र सर्व मरुदगणासह रंभा आपसरेला आपले हित साधणारे आणि कौशिकाचे अहित करणारे वचन बोलला बालकांडाचा त्रेसष्टावा समाप्त